श्री देवी भागवत स्कंद आठवा श्री गणेशायन महा श्री महादेव न श्री गणपतीला नमस्कार असो श्री महादेवीला नमस्कार असो स्कंध आठवा अध्याय पहिला मनुला देवीची वरप्राप्ती जन्मेजयाने म्हटले आपण सांगितलेले अमृतमय असे चंद्र आणि सूर्य यांच्या वंशात उत्पन्न झालेल्या राजांचे सुंदर चरित्र मी श्रवण केले आता त्या देवी जगदंबेची प्रत्येक मनमंतरात ज्या रूपाने ज्या ठिकाणी ज्या कर्माने पूजा केली जाते ती पद्धती ऐकण्याची मला इच्छा झाली आहे इतकेच नव्हे तर हे मुनी श्रेष्ठा त्या देवीचा जेवढा विस्तार असेल तेवढा मला श्रवण कर तिच्या विराट स्वरूपाविषयी मला कथन करा आणि आपल्याला ज्या ध्यान योगाने गती मिळेल ते सर्व काही सांगा म्हणजे त्या श्रवणाने माझे कल्याण होईल व्यास म्हणाले हे राजा जी नुस्ती श्रवण करू करूनही या लोकी कल्याण प्राप्त करून देते ती देवीची उत्तम प्रकारे पूजा कशी करावी ते आता मी कथन करतो पूर्वी नारद मुनी नारायणास जे विचारले ते योगानुष्ठानामध्ये प्रवृत्त करणाऱ्या देवाने नारदाला सांगितले तेच आता ऐक पूर्वी महा नारद मुनी नारायणाचे निवासस्थानी प्राप्त झाले प्रत्यक्ष नारायणाच्या दर्शनाने ते श्रमरहित झाले आणि हात जोडून उभे राहिले ब्रम्हदेवापासून उत्पन्न झालेला नारद त्याला नमस्कार करून म्हणाला हे देवाधिदेव हे महादेव हे नित्यपुरुषोत्तमा हे जगदाधारा हे सर्वज्ञा हे सद्गुणात्मा स्फूर्तीदात्या जे इष्ट आणि जगाचे आद्य ते मला कथन करा ह्याची उत्पत्ती कोठून होते याची कुणामुळे स्थिती होते योग्य वेळी ते कोणात लय पावते प्राण्यांच्या कर्मफलाचा उदय कोणाच्या सत्तेमुळे होतो ही मोहाची जननी जी माया ती कोणत्या प्राप्तीमुळे नाश पावते कोणाच्या पूजेने अथवा कोणता जप केल्यास वान केल्यास हृदयामध्ये प्रकाश पडतो हे परमेश्वरा विनासायास प्राण्याला या अंधकार रूपी तमाचे उल्लंघन करता येईल असे कारण मला विस्ताराने सांगा अशा प्रकारचा देवर्षी नारदाचा प्रश्न ऐकून अनादि अशा महायोगी नारायणाने फार उत्तम विचारलेस असे म्हणून नारदाचे अभिनंदन केले नारायण म्हणाले हे देवर्षी हे श्रेष्ठा मी आता तुला उत्तम ज्ञान सांगतो जे ज्ञान प्राप्त असता हे मर्ते जगत पुन्हा पुन्हा भ्रमात पडत नाही ज्या ज्ञानप्राप्तीमुळे एकदम मुक्ती मिळते असे सर्वोत्तम ज्ञान आता तू ऐक ऋषी मुनी महाज्ञानी आणि अनेक पंडितांप्रमाणे जे आत्मानुभवी आहेत त्या सर्वांप्रमाणे मला ही निश्चितपणे असे वाटते की या सर्वश्रेष्ठ जगाचे उत्तम तत्व देवी हीच आहे आम्ही सर्वांनी तेच निश्चित धरले आहे ही देवी तीन गुणांनी युक्त असून त्या तिन्ही गुणांच्या योगाने ती या जगाची निर्मिती करते नंतर पालन करते आणि प्रलयकाळी तीच या जगाचा संहार करते असे शास्त्रवचन प्रमाण आहे आम्ही सर्वांनी ते सत्य मानले आहे हे नारदा सिद्ध आणि ऋषी याने नित्य पूज्यस्थानी मानलेले ज्याच्या स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो असे चिंतनाने सर्व कामना पूर्ण करणारे आणि अखेरीस मोक्षप्राप्ती करून देणारे असे ते एकमेव देवीचे स्वरूप सांप्रत मी तुला विस्ताराने कथन करतो तू श्रवण कर ब्रह्मदेव स्वयंभू आहे त्याचा पहिला पुत्र मनु आहे तो अत्यंत प्रतापशाली असून तो श्रीमान मनु हा शतरुपेचा पती आहे आणि तो मनु हाच सर्व मन्वंतराचा अधिपती म्हणून प्रसिद्ध आणि मान्यवर आहे पूर्वी त्या मनूने प्रजापती म्हणून विख्यात असलेल्या स्वयंभू पित्याची भक्तीपूर्वक सेवा केली तेव्हा तो निष्पाप आणि प्रकाश रूप असलेला त्याचा पिता ब्रम्हदेव म्हणाला हे पुत्र श्रेष्ठा हे सुता आता तू निश्चंक मनाने त्या महामायादेवीची आराधना कर कारण तिने प्रसाद दिल्यानंतरच तुझे प्रजोत्पादनाचे प्रजोत प्रजोत श्रेष्ठ कार्य सत्वरतेने सिद्धीत जाईल बाबा रे तू तिची भक्ती कर त्या प्रजापती ब्रह्मदेवाने याप्रमाणे मनुस उपदेश केल्यावर त्या ब्रम्हपुत्र मनुने जिचे स्वरूप विराट असून अनाकलनीय आहे अशा त्या प्रभु देवीची जगतास कारण असलेल्या सर्व शक्तिशाली देवेश्वरीचा सर्व कारणांचेही कारण असलेल्या अशा त्या मूलमायेची अत्यंत शांतचित्ताने आणि शुद्ध अंतकरणाने स्तुती करण्यास सुरुवात केली मनू हात जोडून म्हणाला हे देवदेवेश्वरी, तुला माझा नमस्कार असो हे देवी खरोखरच तू जगातील सर्व कारणांचे कारण आहेस तू केवळ भक्तांचे कल्याण व्हावे याच हेतूने शंख चक्र गदा इत्यादी अयुधे धारण करीत असतेस तू नारायणाच्या हृदयाचा आश्रय केला आहेस वेद ही तुझीच मूर्ती आहे तू सर्व जगताची जननी आहेस या सर्वांचे मूल कारण जी माया त्या मायेचे ब्रह्म म्हणून जे स्थान आहे त्या स्थानाचे रूपही तूच आहेस ही देवते रुगादी तीन प्रमाणांनीच तुझे ज्ञान होत असते हे शिवे तूच सर्वज्ञ असल्यामुळे देवांनी आणि वेदांनीही तुझी यथोचित आणि यथाशक्ती स्तुती केलेली आहे हे माहेश्वरी हे महाभागे हे देवी हे महामाये हे महोदये तूच त्या सर्वज्ञ महादेवाचे अत्यंत प्रिय असे अंग आहेस आणि त्या महादेवाचे सर्व प्रिय करणारी तूच आहेस हे नंदिय कारिणी तू या सर्वांपेक्षा तू आम्हा सर्वांचे भयाहरण करणारी आहेस तसेच तसेच हिरण्य गर्भसुद्धा तुझ्याच पूजनात मग्न असतो हे देवी अशा या सर्वज्ञ तुला माझा नम्रतापूर्वक प्रणाम असो हे सर्व मंगलातील मांगल्य रुपिणी हे कल्याणस्वरूपिणी तूच पुरुषार्थ साध्य करून देत असतेस तसेच सर्वांनी आश्रय करावा अशा योग्यतेची फक्त तूच आहेस तू तीन नेत्रांनी युक्त आहेस तुझा वर्ण गौर आहे हे देवते मी तुला वारंवार नमस्कार करतो हे देवी जिच्या पासून हे विश्व प्रत्यक्ष निर्माण झाले आहे तसेच हे संपूर्ण विश्व जिने ओतप्रत भरून राहिलेले आहे अशा त्या रूप चैतन्य ते चैतन्य स्वरूप अद्वितीय असून आदी आहे त्याला कदापिही अंत नसल्यामुळे तेजोमय ते आहे तेव्हा त्या दिव्य स्वरूपाला माझा नमस्कार असो जिच्या कृपा कटाक्षाने ब्रम्हदेव हे सर्व विश्व निर्माण करण्यास समर्थ होतो जिच्या प्रसादामुळे विष्णूला त्या विश्वाचे पालन करण्याची शक्ती प्राप्त होते आणि जिच्या वरदहस्तामुळे आणि अनुग्रहामुळे महेश्वर या विश्वाचा प्रलयकाली संहार करू शकतो त्या भगवती देवीला माझा नमस्कार असो मधुकैठ व दैत्य बंधूंपासून जेव्हा ब्रम्हदेवाला भीती उत्पन्न झाली तेव्हा त्याने जिचे स्तवन केले आणि त्यामुळेच त्या महाकाय दैत्यांपासून आणि त्या घोर दैत्यरूप भवसागरापासून त्याची मुक्तता झाली त्या देवीला माझा नमस्कार असो हे देवी ही म्हणजे अकृत्य करण्याविषयीची लज्जा कीर्ती स्मृती कांती कमला गिरिजा सती दाक्षायणी वेदगर्भा बुद्धिदात्री आणि सर्वदा अभय देणारी तूच एकमेव आहेस हे देवी मी तुझी स्तुती करीत आहे हे देवी मी तुझीच मी तुला नमस्कार करतो मी नित्य तुझेच जप आणि पूजन करीत असतो मी सर्वदा तुझेच ध्यान करतो आणि मी तुझ्याविषयीचीच भावना करीत असतो हे hey देवते मी तुझेच दर्शन घेत असतो आणि तुझ्याच गुणांचे श्रवण करीत असतो म्हणून हे देवी तू मजवर प्रसन्न हो खरोखरच हे देवी तुझ्याच प्रसादाने ब्रह्मदेव वेदांचा निधी झाला विष्णू लक्ष्मीचा पती झाला इंद्राला त्रैलोक्याचे आधिपत्य लाभले आणि तो पादधारण करणारा वरुण जलधारांचा राजा झाला जिच्या कृपेमुळे कुबेर संपत्तीचा स्वामी झाला यमप्रेतांचा अधिकारी झाला नैऋत्य सर्व राक्षसांचा सर्वाधिकारी राजा झाला चंद्र अपोमय झाला हे सर्व जिच्यामुळे झाले त्या देवीला माझा प्रणाम मा असो हे त्रिलोक त्रिलोकवंदे हे लोकेशी हे रूप देवी तुला माझा नमस्कार असो हे जगन्माते मी तुला वारंवार वंदन करीत आहे हे भगवती मी वारंवार तुझ्या चरणावर लोटांगणे घालीत आहे नारायण मुनि नारदाला म्हणाले हे देवऋषे अशा रीतीने जी सर्वश्रेष्ठ दुर्गा आणि नारायणी या नावाने विख्यात असलेली देवी त्या भगवतीची त्या ब्रह्मपुत्र मनूने अपरंपार स्तुती केली आणि त्यामुळे ती देवी त्या मनूला सत्वर प्रसन्न झाली आणि त्या ब्रह्मपुत्राला म्हणाली हे राजेंद्रा हे ब्रह्मपुत्रा मी तुझ्या भक्तीमुळे आणि स्तुतीयुक्त आराधनेमुळे तुझ्यावर प्रसन्न झाले आहे म्हणून तू हवा तो वर माग तुला जे वांची असेल ते आता मागून घे देवी प्रसन्न झाल्याचे पाहून मनु मनुआनंद म्हणाला हे देवी तू सर्वच करुणिकांमध्ये उत्तम आहेस तू खरोखरच माझ्या भक्तीमुळे प्रसन्न झाली असेल तर माझे प्रजोत्पत्तीचे कार्य निर्विघ्नपणे पार पडो असा तू वर दे। देवी म्हणते हे राजेंद्रा माझा तुझ्यावर वरदहस्त आहे त्यामुळे हे सर्वोत्कृष्ट सृष्टी कार्य उत्तम प्रकारे चालेल प्रजेची उत्पत्ती निर्भयतपणे पार पडेल याबद्दल तू संशय बाळगू नकोस तसेच तू उत्पन्न केलेल्या प्रजेची दिवसानुदिवस वृद्धीच होईल हे नक्की समज हे म्हणू तू आज हे माझे स्तोत्र तयार केले आहेस जे स्तोत्र जो कोणी नित्यनेमाने पठण करील त्या पुरुषाला विद्या संतती कार्यसिद्धी कीर्ती आणि कांती या सर्वांचा निश्चितपणे लाभ होईल हे राजा माझ्या प्रसादाने माझी स्तुती करणाऱ्या त्या पुरुषांना धनधान्य कोठेही खंडित होणार नाही अशी शक्ती सर्वच बाबतीत त्यांना विजय आमाप सुख हे प्राप्त होऊन त्यांच्या शत्रूंचा क्षय होत जाईल अखेर शत्रूंचा नाश होईल नारायण मुनी नारदाला म्हणाले हे ब्रम्हन हे नारदा अशा प्रकारे त्या देवीने त्या ब्रह्मपुत्र मनुला इच्छित वरदान दिले आणि मनु तिच्याकडे एकाग्र चित्त करून पाहत असतानाच ती देवी सत्वर अंतरधान पावली अशा रीतीने देवीचा वर प्राप्त झाल्यावर तो महाप्रतापी ब्रम्हपुत्र मनू सत्वर ब्रह्मदेवांकडे गेला आणि हात जोडून नम्रतेने ब्रम्हदेवाला म्हणाला हे मला आता सुंदर निवांत असे स्थान सांगा म्हणजे त्या ठिकाणी राहून मी पुष्कळ प्रजा निर्माण करतो तसेच भरपूर यज्ञ करून देवादि देवांचे पूजन आणि यजन करतो हे महाराज मला सत्वर सर्व श्रेष्ठ असे ठिकाण सांगून आज्ञा करा आपल्या पुत्राचे भाषण ऐकून प्रसन्न झालेला तो ब्रह्मदेव प्रजापती स्वतःशी विचार करू लागला अहो हे कार्य घडावे कसे यावर ब्रह्मदेव बराच काळपर्यंत विचार करीत राहिला ज्याला मोजमाप नाही आणि ज्याची संख्येत गणती करता येणार नाही इतका अनंत आणि विपुल काळ गेला तेव्हापासून सृष्टी उत्पन्न करीत आहे पण सांप्रत ती सर्व जलमय होऊन बुडून गेली सर्वांनाच आश्रय होऊन राहिलेली पृथ्वी तीच जर रसातळाला गेली आहे आता इथून पुढे सृष्टीचे कार्य कसे बरे पार पडणार तेव्हा माझे हे काळजी निवारण करण्याचे कार्य आता तो आदी पुरुष भगवानच करू शकेल कारण मी सर्वदा त्याच्याच आज्ञेचे पालन करीत असतो तोच माझा एकमेव सहाय्य करता आहे अध्याय पहिला समाप्त